पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील अनुवादकाचे दोन शब्द स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आत्मचरित्राची ही नवी आवृत्ती वाचकांच्या हाती पडत आहे ही मला एक आनंददायी घटना वाटते हा ग्रंथ ज्यावेळी एकोणीसशे छत्तीसमध्ये प्रथम प्रसिद्ध झाला त्यावेळेपर्यंत पंडित नेहरू स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रणी समजले जात होते परंतु या ग्रंथानंतर ते एक शैलीदार लेखकही आहेत अशी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली पंडित नेहरुंबद्दल मला नेहमी एक खास आकर्षण वाटत असे त्यांचे सर्वच विचार त्यावेळी किंवा त्यानंतर मला पसंद पडले असे झाले नाही पण त्यामुळे मला नेहरुंबद्दल वाटणाऱ्या आकर्षणात फरक पडला नाही माझ्या मनात पंडितजीबद्दल जो भाव होता त्याला भक्तिभाव म्हणता येणार नाही सख्य अशा शब्दाने त्याचे वर्णन करावे लागेल अशी परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद मला करावयास मिळाला याचा साहजिकच आनंद झाला सुदैवाने लेखनिक म्हणून मला कैलासवासी केशव सदाशिव अथवा बंडू गोरे यांचे फार मोठे सहाय्य लाभले त्यांचे स्मरण आज कृतज्ञापूर्वक केले पाहिजे पंडितजींचे हे आत्मचरित्र त्यांच्या निम्म्या शिम्म्या आयुष्याचेच कथन करत एकोणीसशे पासून एकोणीसशे पर्यंत त्यांनी भारताचे जवळजवळ अबाधितपणे नेतृत्व कल आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्त राष्ट्रांचे नेते म्हणून ते वावरले आणि गाजले आपल्या देशाच्या रशियाशी असलेल्या संबंधाची मजबूत पायाभरणी त्यांनी केली भारतात आधुनिक स्वरुपाची कारखानदारी तंत्रज्ञान आणि विज्ञान यांचे युग सुरू झाले हे त्यांच्यामुळे संसदीय राजकारणाची प्रथा भारताला परिचित नव्हती ती त्यांनी दृढमूल केली हा सर्व उज्ज्वली इतिहास या आत्मकथेमध्ये समाविष्ट झालेला नाही तरी देखील ही एक विलक्षण प्रभावी अशी आत्मकथा ठरली आहे याचे कारण तिच्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील प्रमुख प्रवाह प्रमुख घटना आणि प्रमुख व्यक्ती यांचा सलग चित्रपट ग्रथित झालिला आह पंडितजींच्या ठिकाणी जी अभिजात रसिकता होती जे विलक्षण निसर्गप्रेम होत काव्यानंद भोगण्याची जी क्षमता होती स्वातंत्र्यासाठी कष्ट सोसण्याची जी शारीरिक व मानसिक तयारी होती त्या सर्वांचित्रण या कथेमधल्या दिसत आणि तिपुरे प्रिणादायी आहा अस मला वाटत जगामधील उत्कृष्ट आत्मकथांमध्या आत्मकथचा अंतर्भाव करावा लाग्वि यात शंका नाही स्वातंत्र्यानंदाच्या काळात जी नवी पिढी जन्माला आली तिला नेहरूंच्या आत्मकथेतला स्वातंत्र्यलढ्याचा काळ त्यातील घटना व्यक्ती परिचित नाहीत त्या अकालखंडाचा परिचय करून दक्ष ही आत्मकथा उपयुक्त ठरावी या आवृत्तीची कल्पना कॉन्टीनेंटलची त्यांनीच आवश्यक ती सर्व यातायात करून नव्या आवृत्तीचे काम तडीसन मी त्यांचा आभारी आहे नारायण गणेश गोरे पुणे चौदा अकरा अठयाऐंशी